गणेशन महाअ्याय चौदावा बुद्धिरूप्रकाशा सूर्य आहत तुम्हारा जय जयकार सर्वान विश्रांथान सर्वान हृदयात अहम ब्रह्म हेतव घे आ कि तुम्हें समुद्ररूपी तुम्हार चौदा लोक लाटांप्रमा हिरवे खात तुम्हारा जय जयकार दीनदया निरंतर करुणे से सागर आहत आह्मे वर आहत जे कोणी तुम्हाला जाणत नाहीत त्यांना हे सर्व विश्व खरे भासते व जे कोणी तुम्हाला जाणतात त्यांना सर्व विश्वात तुमच्याशिवाय काही दिसत नाही नजरबंद खेळात गारोडी दुसऱ्याची गोष्ट चोरतो परंतु तो, तो आपण आपल्यास जाणत असतो पण तुमच्या मायेचा असा प्रभाव आहे की जो तिच्या सपाट्यात सापडतो तो, तो आपण आपल्यास ओळखत नाही या सर्व जगात तुम्हें ज्ञा बोध करता वोट सपा गुंतवता है जी गोड़ी व पृथ्वी जी सहन कर शक्ति, शक्ति कारण है चंद्र व सूर्य है केवल मोटा शिंपल प्रमाण निस्तेज है परंतु जो तीन लोक उजेड़ पड़त जो, तो तुमच्या शक्तीचा प्रभाव आहे फार काय सांगावे सर्व माया ही तुमच्याच योगाने उत्पन्न झाली असून ज्ञानही तुमच्या शक्तीने चहूकडे पाहते इतकेच नव्हे तर तुमच्या स्वरूपाचा पार न लागल्यामुळे ते श्रुतीसही वर्णन करता आले नाही जोपर्यंत तुमचे दर्शन झाले नाही तोपर्यंतच तो वेद तुमचे वर्णन करू शकतात परंतु तेच आपले दर्शन झाल्यावर आमची व त्यांची एकच दशा होते वो व दोघांचही स्वस्थ बसावे लागते सर्व जलमेय झाल्यावर त्यात एक थेंबाची जशी खिसगणती नसते इतकेच नव्हे तर महानद्या सुद्धा ओळखता नाहीत किंवा सूर्य उगवल्यावर चंद्राचा प्रकाश ज्याप्रमाणे त्याच्यापुढे काजव्याप्रमाणे येत किंचित पडतो त्याप्रमाणे तुमच्या ठिकाणी अज्ञानी असे आम्ही व वेद यांची सारखीच योग्यता असते आणि ज्या ठिकाणी द्वैत भाव मोडून वैखरी वा वाणी स्तब्ध राहते त्या तुमचे कोणत्या तोंडाने वर्णन करू जास्त आता तुमची स्तुती करणे ते सोडून मुकाट्याने तुमच्या चरणावर मस्तक ठेवावे हाच उत्तम मार्ग होय तर हे गुरुराया तुम्ही जसे आहात तशाच तुम्हाला मी नमस्कार करतो तुम्ही माझ्या गीतार्थ रूपी व्यापारात मला नफा करून देण्याकरता माझे सावकारवा तर आता आपल्या कृपारूप भांडवलाच्या थैलीची गाठ सोडून माझी मतिरूप पोथडी भरा आणि आपण थोर आहात तेव्हा मला ज्ञानपदाची म्हणजे ज्ञानरूप नफ्याची जोड करून द्या मग मी या व्यापारावर सावरून संतांच्या कानात सुंदर अशी विचाररूप कर्णभूषणे तयार करून घाली महाराज गीतार्थ रूपे ठेवा बाहेर काढण्याविषयी माझ्या मनात जी इच्छा उत्पन्न झाली आहे ती सफल करण्याकरता तुम्ही आपले स्नेहरूप अंजन माझ्या डोळ्यात घाला माझ्या बुद्धिरूप डोळ्यांना एक वेळ शब्दमय सृष्टी पाहता येईल अशा तऱ्हेचा आपल्या करुणारूप सूर्यबिंबाचा निर्मळ प्रकाश पाडा माझी बुद्धिरूप वेली पुष्कळ वाढून तिला काव्य रूपे फळे येण्याकरता वेलीना प्रफुल्लित करण्याची कृपा करण्यामध्ये श्रेष्ठ असा जो वसंत तो तुम्ही वा आपल्या कृपादृष्टीचा इतका औदार्य वर्षाव करा की त्याने माझ्या रूप गंगेस अर्थरूपी महापुर यावा हे विश्वयिक धामा आपला प्रसाद चंद्रवा मला स्फूर्तीची पौर्णिमा करू पूर्ण चंद्रोदयाने पौर्णिमा शोधते त्याप्रमाणे आपल्या कृपेने मला पूर्ण स्फूर्ती येऊ हो। ती पौर्णिमा मी अवलोकन के केली आपल्या कृपा प्रसाद झाला म्हणजे माझ्या ज्ञानसमुद्राला भरते येईल आणि नवरस हे स्फूर्ती भरून सांडू लागतील असे ज्ञानदेवांचे भाषण ऐकून श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज संतोष पाहून म्हणाले की तू स्तुतीच्या मिशाने द्वैत व्यर्थ वाढवतोयस तर आता ही व्यर्थ स्तुती राहू दे जो जाणण्याचा विषय आहे तो चांगला तयार करून ग्रंथ उत्कंठेचा भंग होऊ देऊ नको तेव्हा ज्ञानदेव म्हणाले प्रभो तुम्ही आपल्या मुखाने ग्रंथ सांग हेच म्हणण्याची मी वाट पाहत होतो अगोदरच हरोईची मुळी अमर त्यात तिजवर अमृताचा वर्षाव झाला मग काय विचारता आता गुरुप्रसाद झाल्यामुळे मी गीतेतील मूळशास्त्राच्या प्रत्येक पदाचे असे सविस्तर आणि स्पष्ट वर्णन करीन की जे ऐकल्यामुळे मनातील सर्व संशय नाहीसा होऊन श्रवणाची इच्छा दुणावे माझ्या वाणीतून असे उत्तम मधुर शब्द निघावे एवढेच गुरूंच्या पायापाशी माझे मागणे आहे तर मागे तेराव्या अध्याय श्रीकृष्णाने अर्जुनास अशी कथा सांगितली की आत्मा आणि प्रकृती यांच्या संयोगाने हे जग निर्माण झाले व गुणांच्या अनुरोधाने आत्मा संसारा निमग्न होतो माय ह्याला सुख भोगावे लागते व तोच गुणसंगरहित तो झाला म्हणजे मुक्त होतो संघरिता जो आत्मा ज्यादा प्रकृति का कसा होता आत्मा व प्रकृति हयोग होता तो को सुखुखे कश भोगावी लगता है गुणां बाधा कशा रीति ने होते गुण कसे व किसी है तो गुणातीत लक्षण को अर्व गोष्ठी वर्णन करने हाच विषय यह चौरावनिवासी विश्वेश्वर अभिप्राय का ते म्हणाले अर्जुना श्रवण करनेची सर्व सामुग्री जमवून तू या ज्ञानाला झोम बरे पूर्वी तुला आम्ही हे ज्ञान अनेक प्रकारे स्पष्ट करून सांगितले परंतु तुझे अज्ञान अजून पूर्ण नाहीसे होत नाही श्लोकार्थ पहिला भगवान म्हणाले ज्या जा ज्ञानाला जाणून सर्व मुनी या जन्मापासून मोक्षसिद्धी पावले ते सर्व ज्ञानात उत्तम व श्रेष्ठ ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो म्हणून बाबा रे पर या शब्दाचा महिमा श्रुतीने जो वर्णन केला तो तुला आम्ही पुन्हा सांगतो आपल्या ज्ञानाहून आत्मज्ञान पर म्हणण्याचे कारण इतकेच की आपल्या ज्ञानाची आवड संसार व स्वर्ग यांच्या प्राप्तीशिवाय अन्य कशाविषयी नसते अरे याच कारणास्तव हे मी उत्तम म्हणतो कारण हे अग्निरूप असून इतर ज्ञाने तृणरूपी आहेत ज्या ज्ञानाची मदल संसार व स्वर्ग या सुखापलीकडे नसते ज्याला यज्ञ यागादी उत्तम वाटतात कशाची ओळख नसते ती सर्व ज्ञाने पुढे स्वप्नवतात ज्याप्रमाणे गगनात उत्पन्न झालेला वायू कितीही मोठा असला तरी त्याचा त्यातच लय होतो किंवा सूर्य उगवल्यावर जसे चंद्रादी नक्षत्रांचे तेज लोपते अथवा प्रलयगाल झाल्यावर ज्याप्रमाणे नदी नद हा भेद राहत नाही त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा उदय झाल्यावर आपल्या जवळ असणार मोठ्या ज्ञानाच्या प्राप्तीपासून आपल्या हातात येतो ज्याचा अनुभव आला असता सर्व ज्ञाते संसाराला वर डोके काढू देत नाही आपल्या मनाची विषयाकडे जाणारी धाव मागे हटून या जागी बसवीर सहज विश्रांती प्राप्त होते असे अगर ते देही देना आवड़ा गोषीं से आचरण करीत नहीं नरते देहरूप कुंपण एकदम ओलांडून मजाच योग्यतेस पावत श्लोकार्थ दुसरा ज्ञा आश्रय करे मजा सायुज्या प्राप्त हो सृष्टि उत्पत्ति जन्मत नहीं और प्रलयकाली ही नाश पावत नहीं कारण अर्जुना पूर्ण त्वास पावले मे जसा ननंत महान व सत्य सिद्ध होेद रह ज्याप्रमा मी अन्य हो। है ही होता ज्याप्रमा घटा का नाश हो घटाकाश महाकाश मिलते किंवा मूळ दिव्यापासून लावलेल्या पुष्कळ वाती एकत्र केल्या म्हणजे त्या मूळ दिव्यातच तेज मिळते त्याप्रमाणे अर्जुना द्वैत भाव नाही साहून मी व तू हे भेद एकाच पंक्तीला बसून एकत्र नानता मूळ सृष्टी निर्माण होते त्यावेळी अशा आत्मज्ञाना जन्म घ्यावे लागत नाहीत मग ज्यांना सृष्टीच्या उत्पत्ती बरोबर बाधा होत नाही त्यांचा प्रलयकारी नाश कुठून होणार म्हणून धनंजया जे आत्मज्ञानाला अनुसरून मद्रूप झाले आहेत ते जन्मवर्णाच्या सपाट्यात सापडत नाहीत याप्रमाणे पार्थासही आत्मज्ञानाची आवड उत्पन्न व्हावी म्हणून श्रीकृष्णाने त्याची प्रौढी वर्णन केली तो अर्जुनाची अशी स्थिती झाली की त्याला सर्व अवयवांच्या ठिकाणी श्रवणाची इच्छा उत्पन्न होऊन तो अवधानाची केवळ मूर्तीच बनला आपले सांगणे आकाशासही आवरले जाणार ते अर्जुन धारण करतो आहे असे पाहून देवांना हौस गगनात माविना मग भगवान म्हणाले अर्जुना माझ्या वक्तृत्व रूपे कन्येस तू बुद्धीरूप वर मिळाल्यामुळे ती आज उजवली कारण माझ्या बोलण्याच्या हौसेप्रमाणे हो तू उत्तम श्रोता मिळालास तर आता मी एक असून त्रिगुण रूपी पारधी हे देहरूपीना पाश टाकून मला अनेक रूपे कशी घ्यावे लावतात व मायेच्या उपाधीने माझ्यापासून हे जग कसे उत्पन्न होते ते सांगतो ऐक हे पहा माझ्या संगरूपी बीजापासून प्राणी मात्र उत्पन्न होतात याच कारणामुळे प्रकृतीला क्षेत्र असे म्हणावे येते श्लोकार्थ तिसरा हे भारता महद् हे माझे गर्भ ठेवण्याचे ठिकाण आहे त्यामध्ये मी गर्भ ठेवतो आणि त्यापासून सर्व भूतांची उत्पत्ती होते ही माया महतत्वाधिकांचे मूळ स्थान असल्यामुळे हिला महद्ब्रह्म असे नाव दिले आहे अर्जुना हिच्या योगाने विकार व गुण हे वृद्धी पावतात म्हणून हिला महद््रह्म असे म्हटले आहे अव्यक्त मतवाद्यांच्या मते हिला अव्यक्त असे नाव आहे व सांख्य मतवादी हिला प्रकृती असे म्हणतात हे प्राज्ञाशिरोमुळे वेदांती हिला माया असे म्हणतात असो उगीच काय फार बोलावेज्ञान देते हेच हे धनंजय आपल्या आत्मस्वरूपाचा आपल्यास जो विसर पडतो तेच या अज्ञानाचे रूप आणखी असे आहे की ज्या प्रमाणे हातात दिवा घेऊन अंधार शोधू लागले असता तो दिसत नाही त्याप्रमाणे आत्मस्वरूपाचा विचार केला की ते दिसेनासे होते दूध घोटीत बसले म्हणजे जशी त्या त्यावर साय दिसत नाही व तेच घोटले नाही म्हणजे त्यावर साय येते किंवा मनुष्य ज्या वेळेस जागृता वस्तेत अथवा सपना वस्ते, नसतो किंवा समाधी समाधीस्थ नसतो त्यावेळेस जशी गाठ झोप लागते किंवा वायूची हरचाल नसली म्हणजे ज्याप्रमाणे आकाश निसत्व असते त्याप्रमाणे इतर अवस्थांशिवाय जी निवांत निद्रावस्था तेच अज्ञान होल्या समोर एखादा झाडाचा बुडखा असून तो खांब आहे किंवा पुरुष आहे असे निश्चयाने सांगता येत नाही परंतु काहीतरी विपरीत आहे असा भास होतो त्याप्रमाणे आत्म्याचे निवड स्वरूप ज्या वेळेस खरोखर दिसत नाही व दुसरी काही वस्तू आहे असाही निश्चय होत नाही दिवस व रात्र या दोहोंच्या मधील जो दो सायंकाल त्याचप्रमाणे आत्मा व जगत यांच्यामधले जे ज्ञान अशी जी एक वाद देह दोहोमधील दशा दे तिला अज्ञान असे म्हणतात व त्या अज्ञानाने बद्ध झालेले जे चैतन्य त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात आपले शुद्ध स्वरूप न जाणता जे अज्ञान वाढते ते क्षेत्रज्ञ हो। हा माया व चैतन्यांचा योग नीट लक्षात कारण मूळ स्वरूपावर मायेचा स्वभाव असा आहे याप्रमाणे मायेच्या अनुरोधाने चैतन्य आत्मस्वरूप विसरून अनेक रूपे घेते ज्याप्रमाणे दरिद्र मनुष्याला भ्रम झाला असता तो रस्त्याने जाऊ लागला म्हणजे इतर लोकां आमची राजाची स्वारी असे म्हणतो किंवा मूर्छ आलेला मनुष्य ज्याप्रमाणे स्वर्ग पाहून आलो असे म्हणतो त्याप्रमाणे एकदा दृष्टी आत्मस्वरूपावरून चढली म्हणजे जी जी कल्पना उत्पन्न होते तिला सृष्टी असे म्हणतात ती माझ्यापासूनच उत्पन्न होते हे मनुष्य एकटा असून स्वप्नाच्या भ्रांतीने पुष्कळ वस्तू पाहतो तोच प्रकार चैतन्याला आत्मस्वरूपाचा विसर पडला म्हणजे होतो हीच भ्रांती पुन्हा शुद्ध स्वरूपावर आलेली अन्य प्रकारांनी तुला सांगतो परंतु मूल स्वरूपावर हे मायेचे रूप आहे ही गोष्ट तू विसरू नको तर माया ही माझी स्त्री असून आद्यंतरहित तरुण अवल अलौकिक व गुण गुणवान आहे हि ते रूप पाहू गेले असता कशाप्रमाणेच नाही हिची आकृती फार व्यापक आहे ही अज्ञानाच्या सन्दिध असते व ज्ञानापासून दूर राहते परंतु ही माया माझ्या आत्मस्वरूपावर निसल्यामुळे आत्मसत्तेच्या संभोगाने गर्भधारण करते मग जीवभूता प्रकृतीच्या उदरी प्राकृत अष्टविकार रूप गर्भाचीही वृद्धी करते आत्मा व प्रकृती यांच्या संयोगापासून प्रथम बुद्धितत्व उत्पन्न होते व तीच बुद्धी बळावल्यावर मन उत्पन्न होते मनाची स्त्री ममता हिच्यापासून अहंकार उत्पन्न होतो व त्याच्या योगाने पंचमहाभूतांची उत्पत्ती होते आणि विषय आणि इंद्रिये यांचा भूतासह संबंध असल्यामुळे त्यांचीही यांचेबरोबर उत्पत्ती होते विषय आणि इंद्रियांचा क्षोम झाल्यावर पाठोपाठ सत्व रजत गुण असायचे त्या योगाने त्याप्रमाणे जीव हा जागोजागी जन्म घेतो ज्याप्रमाणे माझ्या बीजाची व पाण्याचे गाठ पडल्यावर त्या अंकुर फुटून झाडाचे अवसान येते त्याप्रमाणे माझ्या संघाने मायेला अनेक प्रकारचे विश्वाकुर फुटू लागतात हे सुजन सुजनश्रेष्ठ मग त्या गर्भाला कसे रूप येते ऐक हे पहा अंडज स्वेदज उद्भीज आणि गारज असे अंकुर तिला सहजिक फुटतात आकाश आणि वायू यांचा ज्यात जास्त अंश असतो असा जो गर्भवास त्याला मणिज असे नाव आहे हा एक त्याचा अवयव हो। तम आणि रज या गुणांनी युक्त असून ज्यात जल आणि तेज यांचा अधिक अंश असतो त्याला खेदज असे म्हणतात जल आणि पृथ्वी यांचा विशेष अंश असून केवळ ज्यात पडतो ते उद्भीज होत पंचज्ञानेंद्रिय व पंचकर्मेंद्रिय ही जात समान असतात व मन आणि बुद्धी यांची ज्याला जोड असते ते जारज होत याप्रमाणे हे जारज स्वेदज उद्भीज असे चार देह हो। म्हणजे दोन हात व दोन चरण तळ असून अष्टधा प्रकृती हे ज्याचे शिर आहे प्रपंच जैसे मोटे पोट निवृत्ति ज्यादा पाठ है व बेंबी देव <coughs> भाग देवस बरल स्वर्गरोखा कंठ मृत्यूलोक व मध्य मृत्यूरोखा मध्यभाग व पताल लोखा कमरेखा भाग होकर मये जाोक विस्तार है मुला हो चौरिया लक्ष्य योनी बोटां पेरिंग व सधे अतिदिने वृद्धिंगत होते ना प्रकार से देह हो, अवय ना हे अलंकार घलन मया ही मोहरूप स्तनपान देवते वेगवेगा सृष्टि हाँ बोटे व करंगड़ा हो प्रकार वादी अभिमान अंगठा होत असे एकूत एक विश्वरूपीय लेकरूप अज्ञानरूपी प्रकृती झाल्यावर आपण भाग्यवान आहोत असे तिला वाटले ब्रह्मा हा या बाळाचा प्रातकाळ विष्णू हा माध्यान्न काल व सदाशिव हा सायंकाल म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय हे तीन काल होत आणि महाप्रलय हेच यांचे अंथरूण होय यावर खेळ खेळून हे निवांत निसते व पुन्हा कल्पाचा उदय झाल्यावर विपरीत ज्ञानाने जागे होते अर्जुना या प्रमाणे मिथ्या दृष्टीच्या घरात कालगतीच्या योगाने हे लेकरू पाऊल टाकू लागते ज्याला संकल्प हा आवडताच नाही असून अहंकार ही शोभा आहे अशा या बालकाला आत्मज्ञान झाले म्हणजे मरण येते असं आता विशेष वर्णन करता इतके सांगत की याप्रमाणे मायेपासून हे विश्व माझ्या सत्तेच्या सहाय्याने उत्पन्न झाले श्लोकार्था हे कौत्या सौरिया लक्ष्य योनी ज्या व्यक्ति उत्पन्न होता महद्रह्म हैोपण कर ही आई वे जग आम से लेकरू है युष्क शरीर दृष्टि पड़ी मु जग मगे अपत्युे विके नहीं जग मे जर्ग माझे आपत्ती असून माझे व त्याचे ऐके नाही अशी शंका तुझ्या मनात येऊ देऊ नको कारण सर्वांची पंचे हे पहा कि एका अवयव नाहीच <coughs> एका शरीराला निरनिराळे अवयव नाहीत का त्याप्रमाणे या जगात जरी पुष्कळ देह दृष्टीस पडले तरी सर्व एकाच पासून उत्पन्न झालेले आहेत हे बघ एकाच बीजापासून उत्पन्न झालेल्या झाडास लांब आखूड जाड बारीक अशा फाद्या येतात म्हणून जगत आणि मी यांचा संबंध असा आहे ज्याप्रमाणे मातीपासून उत्पन्न झालेला घट मातीचे लेकरू होय किंवा वस्त्र हे कापसाचे नातवंड होय कारण कापसाचे सूत बनल्यावर त्यापासून वस्त्र तयार होते अथवा समुद्रावर उत्पन्न होणाऱ्या असंख्य लाटा ज्याप्रमाणे समुद्राची संतती आहे त्याप्रमाणे चराचर व मी यांचा संबंध आहे म्हणून अग्निव ज्वाला ही दोन्ही ज्याप्रमाणे अग्निची स्वरूपे होत त्याप्रमाणे मी आणि जगत ही दोन्ही एकच स्वरूप असून मजपासून जगाची उत्पत्ती असा संबंध मानणे व्यर्थ हो जगाच्या उत्पत्तीमुळे जर माझे स्वरूप लोकते म्हणावे तर हे जगत कोणाच्या तेजाने प्रगट होते हे पहा माणकाच्या तेजाने माणिक झाकले जाते का तसे सोन्याचे अलंकार बनवल्याने त्यातील सुवर्णत्व नाही सेवते का अथवा कमनं उमरल्यावर त्याचे कमलत्व नाही सेवते की काय अर्जुना अवयव धारण करणाऱ्या अवयवाने झाकला जातो किंवा अवयवामुळे त्याला शोभा येते सांग बरे दोबधळ्याचे बी पेल्यावर त्याला कणीस आले म्हणजे तो कमी झाला म्हणावा की वाढा म्हणावा म्हणून जगाला बाजूस सारून मला पाहू म्हणशील तर मी निराळा दिसणार नाही कारण मी जगद्रूपच आहे हे वीरा या सिद्धांताची तू आपल्या मनात खरोखर पूर्णपणे गार बांधून आता मी जरी पुष्कळ शरीराने वेगळ्या दृष्टीस पडलो तरी ती सर्व शरीरे एकाच गुणाने बांधलेली आहेत असे समज हे कपिध्वजा ज्याप्रमाणे मनुष्य स्वप्नामध्ये आपण मेलो आहोत अशी कल्पना करतो किंवा कावळी झालेल्या मनुष्याचे डोळे पिवळे होऊन ती जी जी वस्तू पाहतो ती ती त्यास पिवळी दिसे अथवा सूरया प्रकाशाने ने जसे अभ्र दिशते वो तो अभ्राच्छादित हीजाने ही दिव्या पहा कि आप पड़ेगी अपनी छाया पहुन जो भितो तो, तो दुसरा आतो कामें जगत जरी पुष्क देह दृष्टि पड़े तरीपापासले संबंध है ये नीट लक्षा माझे स्वरूप जान लग जगता व माजा संबंध है यह प्रत्यय परन्तु मैं स्वरूप विसर पड़ी मी व जगत निरा हे अर्जुना जगत आता व माझा, को गुणा ने कसा संबंध हो तो ऐक गुण किए धर्म का स्वरूप व नावेद का वे कशापस उत्पन्न होता हे वर् मी तुला संगतो ऐक श्लोकार्थ पांचवा महाभाहू सत्व रजतम हे तीन गुण प्रकृतीपासून उत्पन्न झालेले ते या देहात अविनाशी आत्म्याला बांधून टाकतात तरी सत्व रज तम अशी गुणांची तीन नावे आहेत व ते मायेपासून उत्पन्न झाले त्यात सत्व गुण हा उत्तम रजगुण हा मध्यम व तमोगुण कनिष्ठ होय हे तिन्ही गुण एकाच वृत्तीच्या ठिकाणी उत्पन्न होतात ज्याप्रमाणे एकाच देहास बाल्य तारुण्य आणि वार्धक्य या तिन्ही अवस्था येतात किंवा उत्तम सोन्यात किडाळ सोने मिळवल्यावर जो जो त्याचे वजन वाढते तो तो सोने फिके दिसून कसास कमी उतरते ज्याप्रमाणे आळस आल्यावर जागृती नाहीशी होऊन झोप वाढते त्याप्रमाणे अज्ञानाचा स्वीकार केल्यावर जी वृत्ती वाढते तिला सत्व असे म्हणतात अर्जुना याच वृत्तीला गुण असे म्हणतात तर आता गुण मनुष्या कसे ती <coughs> तर, देहाचा अभिमान धारन करतो, आकरण संगठन आरण जो पर्यत देहामत्व नहीं तो गुणा बाधा हो गले आमिष मशा ने तोंड धरले नहीं तो कोळी गळ हलवून पाहतो व तोच माशाने तोंडात धरल्यावर ओढून घेतो श्लोकार्थवा हे निष्पाप अर्जुना त्यामध्ये निर्दोष आणि प्रकाशक असा जो सत्वगुण तो निर्मल असल्यामुळे आत्म्याला सुख संबंधाने व ज्ञान संबंधाने या देहात बांधून टाकतो याप्रमाणे सत्वगुण हाच कोणी पारधी सुख व ज्ञान या पाशाने जीवास ओढतो व ज्याप्रमाणे मृग पार्ध्याच्या पाशात सापडल्यावर तडपडतो त्याप्रमाणे जीव सत्वगुणाच्या सपाट्यात सापडल्यावर मी ज्ञानी आहे अशी वल्गना करतो आणि माझ्याप्रमाणे कोणी जगात ज्ञाना नाही असे घमेंट बाळगतो या कारणाने आत्मज्ञानापासून होणारे सुख आपल्या हातचे दवडतो मग विद्वान म्हणून कोणी आपला बहुमान केला असता आनंद पावतो व लाभ झाला असता हर्ष मानतो माझ्याप्रमाणे कोणी जगात सुखी नाही असे मानतो व माझ्यासारखा या जगात दुसरा कोणी सुखी नाही हे मासे केवढे भाग्य आहे असे मानून अष्टसात्विक भावाने भरून जातो आणि एवढ्यानेच आठपत नाही तर जगात काय तो, तो, का तो मीच विद्वान हे अहंकाराचे दुसरे एक लचांड त्याच्या पाठीस लागते आपण स्वतः ज्ञानरूपी आहोत याचे ज्ञान नाहीसे झाल्याबद्दल त्यास दुःख वाटत नाही परंतु उलट विषय ज्ञानाच्या भरात तो गगना फुकतो ज्यादा प्रमाण एखाद राजा स्वप्न भिकारी हो भिक्षा मगनास निघा इतरांपेक्षा थोड़ी जास्त भिक्षा मिलायाम आप इंद्र हो समझो ज्यादा अर्जुना जीवन ने देहा अभिमान धरने वाह्य ज्ञाने की स्थिति होती प्रवृत्तिशास्त्र तो निपुण होतो यज्ञविद्यो निष्ण्त बनतो किंबहुना तो स्वर्ग के लिए ही बी जाशि यह जगह दुसरा को ज्ञानवान नहीं व चातुर्यरूपी चंद्रास प्रकाश करण्यास माझे चित्त गगन रूपी आहे असे मानतो याप्रमाणे सत्वगुण हा जीवात्म्या सुख व ज्ञान यांच्या काढण्या लावून पांगुळा असा बैला सोडतो त्याप्रमाणे आपल्या ताब्यात आणतो आता रजोगुण हे या जीवास कसे बंधन करतो ती लक्षणे ऐक <coughs> श्लोकार्स सातवा हे कोणते या स्वरूप जो रजोगुण तो आशा व आसक्तिबंधा ने उत्पन्न तो आत्म्या रंजन होते व काम सदैव जागृत रज गुण से जीवाचार थोड़ा शिरगा होता क्षण हालांकि नदी लग मना व्याप्रमा मग अग्निकुंडत अग्नि वूप घे जसा वज्रागि भडकतो व त्याला लहान मोठी लहान मोठी वस्तू यांचे भान न राहता तो सर्वांचा नाश करतो त्याप्रमाणे याच्या इच्छा प्रबल होऊन दुःखदायक गोष्टीही त्याला सुखदायक वाटतात व इंद्रलोक जरी प्राप्त झाला तरी त्याची तृप्ती होत नाही अशा प्रकारे विषय वासना वाढल्यावर मेरू त्याला हस्तगत तरी त्यापेक्षाही अधिक मोठी वस्तू प्राप्त व्हावी असे म्हणतो एका कवडीवरूनही आपले जीवित ओळून टाकण्यास तो मागे पुढे पाहत नाही आणि तृणा इतकी जरी वस्तु प्राप्त झाली तरी आपल्याला धन्य मानतो आपल्याजवळ असलेले द्रव्य जर आज संपवले तर उद्या आपली काय वाट होणार असे मानून तृष्णेच्या जोरावर मोठमोठे उद्योग सुरू करतो आणि म्हणतो की जर आपल्या स्वर्गप्राप्ती झाली तर त्या ठिकाणी आपल्यास खावयास काय मिळणार याकरता यज्ञ यागाधी क्रिया करतो व्रतांवर व्र व्रते करतो इष्टापुरतं म्हणजे विहिरी तलाव वगैरे बांधणे यज्ञ यागादी करणे कर्मे करतो काम्य म्हणजे कामनिक व्रता इतर व्रतांचे आचरण करीत नाही ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतुतील अखेरचा आषाढ मिनटचा वारा रात्रंदिवस सारखा वाहतो त्याप्रमाणे अर्जुना अशा प्रकारच्या व्यापारात हा रात्रंदिवस खपत असतो मासा किमिनी चंच वीजेला पर चंचलते स्वर्ग वाप्ति करता हा अग्नि उड़ी टाकनेसात जो जीव तो तृष्णे सपाटत सापड़ अपने गड़ व्यापार साखरदंड अशा रीतीने देहात राहणारा जो जीव त्याला रजोगुणाचे बळकट बंधन असते आता तमोगुणाचे मोहून टाकणारा तमोगुण तर अज्ञानापासून उत्पन्न झालाय असे तू समज ते या देहात आत्म्याला कर्तव्याविषयी दुर्लक्ष आळस झोप याने बांधून टाकतो ज्याच्या पडद्याने मनुष्याचे व्यवहाराकडे दृष्टी मंद होते जो मोहरूप असे आभतो तो सर्वून नाचवतो हा तमोगुण अविचाराचा महामंत्र होय व अज्ञान रूपी मध्याचे पात्र होय फार काय सांगावे जीवास मोह घालणारे असे अस्त्रच होय पाथा या लक्षणासच तमोगुण असे म्हणतात व जे देहालाच आत्मा मानतात त्यांना हा ग्रासून टाकतो हा तमो गुण एकटाच चराचराच्या अंगी वाढू लागला म्हणजे त्या ठिकाणी कोणाचाही शिरकाव होऊ देत नाही हा सर्व इंद्रियाना जडत वाढतो मनाला मुडच वाढतो व याच्या योगाने आळस येतो याच्या योगाने मनुष्य नेहमी अंग मोडतो काम करण्याची हौस नसते आणि जांभयाची रेल होते अर्जुना त्या मनुष्याचे डोळे ओढे असूनही त्याला समोरील वस्तू दिसत नाहीत आणि हाका मारल्याशिवाय तो मध्येच ओ म्हणून अंथरुणातून उडतो मोठा एखादा धोंडा खाली पडला तो जसा एका बाजूवरून दुसऱ्या बाजूवर फिरत नाही त्याप्रमाणे हा मुरकुंडी मारून एकदा निजला म्हणजे या कुशीचा त्या कुशीवर होत नाही पृथ्वी पाताळा जावं अथवा आकाश तुटून पडो परंतु याच्या मनात उठण्याची म्हणून इच्छा उत्पन्न नाही हा स्वस्थ निजावर आपल्या अनेक कर्माचे सुद्धा त्या साठवण होत नाही परंतु अंथरुणाच्या अंथरुणावरच लोळावे त्याची बळकट बुद्धी असते हात वर करून बोटात बोटे अडकवून व ते डोक्यावर ठेवून हा गुडघ्यात डोके घालून बसतो आणि मनात निद्रेविषयी पूर्ण इच्छा धरून झोप लागल्यावर तिच्या स्वर्ग देखील तुच्छ मानतो मला ब्रह्मदेवाचे आयुष्य यावे व मी असाच निद्रा राहावा याशिवाय त्याला दुसरे व्यसन काही नसते वाटेने जाताना जर पाय घसरून पडला तर त्या ठिकाणी त्याला झोप लागते आणि झोप जर आली असली तर कोणी अमृत देऊ लागल्यास त्याचा देखील तो अभेर करतो त्याचप्रमाणे कोणी मारून मुटकून काम करायला लावलेच तर क्रोधाने अगदी आंधळा होऊन जातो कोणत्या वेळेस कसे वागावे कोणाबरोबर कसे बोलावे व ज्याच्याबरोबर देवखेव करावेची तो घरंदाज आहे किंवा कफलक आहे याचाही तो विचार करीत नाही ज्याप्रमाणे वडवा लागला तो मी आपल्या पंखाने विजवीन अशी पतंगास इच्छा असते त्याप्रमाणे प्रवृत्त होऊन अकर्णीय कर्मे करण्याचे त्याला हौस असते किंबवना असले प्रमाण करणे गोड वाटते याप्रमाणे तमोगुण हा निद्रा आळस आणि प्रमाद या तीन पाशांनी उपाधीरहित अशा जीवास बंधन करतो ज्याप्रमाणे अग्निकष्ठास लागला असता काष्टाच्या आकाराप्रमाणे दिसतो किंवा आकाश हे घटात त्या घटाच्या आकाराप्रमाणे भासते अथवा सरोवरात चंद्राचे बिंब दिसते त्याप्रमाणे जीव गुणपाशाने बद्ध झाल्यावर गुणांच्या लक्षणासारखा दिसतो श्लोकार्थावा हे भारता सत्वगुण हा आत्म्याला सुखाचा संबंध करून देतो रजोगुण हा आत्म्याला कर्माचा संबंध करून देतो व तमो गुण तर ज्ञान आच्छादन करून आत्म्याला कर्तव्याविषयी दुर्लक्षाचा संबंध करून देतो हे भारता सत्वगुण हा रज आणि तम या गुणांना जिंकून आपण वाढतो रजोगुण हा सत्व आणि तम या गुणांना जिंकून आपण वाढतो आणि तमोगुण हा सत्व आणि रज या गुणांना जिंकून आपण वाढतो हे पहा कफ आणि वात यास मागे सारून देहात पित्त वाढले असतात ते जसे शरीर तप्त करते किंवा उन्हाळा आणि पावसाळा निघून गेल्यावर थंडी पडू लागली असता तहुकडे अगदी गारेगार होऊन अथवा जागृतीने स्वप्न ह्या अवस्था गार झोप लागली असता जसे क्षणभर चित्त ऋती होते त्याप्रमाणे रजा आणि तमा जेव्हा सत्वगुण अधिक वाढतो तेव्हा मी सुखी आहे असे तो या जीवास म्हणावेच लावतो त्याचप्रमाणे सत्व आणि रज या गुणांचा लोप होऊन जेव्हा तमासे तमा प्राबल्य वाटते तेव्हा साहजिकपणे प्रमाद घडवून येतात त्याच रीतीने सत्व आणि र तम या गुणांना दाबून जेव्हा रजगुण बळावतो तेव्हा देहात राहणारा जो देहाचा जीवात्मा त्याला कर्मावतून दुसरे काही एक चांगले दिसत नाही याप्रमाणे तीन श्लोकाने तीन गुणांचे निरूपण केले आता या सत्वादी गुणांच्या वृद्धीचे लक्षण लक्षपूर्वक आहे